वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग शहाात्तरावा जामधग्नाचे ते भाषण ऐकल्यावर दाशर्थी रामाने वडिलांचा मान राखण्याकरता आपले बोलणे आत्तापर्यंत आवरले होते पण आता तो जामदगने रामाला म्हणाला भार्गवा तुम्ही जे काही कर्म केले ते मी ऐकले हे ब्रह्मण पित्याविषयीच्या ऋणात असल्यामुळे तुम्ही जे काही केले त्याला आम्ही मान्यता दर्शवतो पण भार्गवा मला तुम्ही वीरहीन आणि क्षेत्रधर्माच्या बाबतीत अशक्त समजून माझा अपमान केला आहे तेव्हा आता माझे तेज आणि पराक्रम असे म्हणून क्रुद्ध झालेल्या रामाने तत्काळ आपला पराक्रम करता भार्गवाचे ते श्रेष्ठ धनुष आयुध त्याच्या हातातून घेतले त्या धनुष्याला रामाने दोरी लावली आणि त्या दोरीला तो जोडला मग तो रागाने जामदग्नी रामाला म्हणाला तुम्ही ब्राह्मण म्हणून मला पूज्य आहात शिवाय विश्वामित्रांचे संबंधी म्हणून तुमच्यावर प्राणहरण करणारा शर मी सोडू शकत नाही ही तुमची गती किंवा तुम्ही तुमच्या ब तपोबलाने प्राप्त केलेले अप्रतिम लोक यापैकी एक मी मारणार आहे काय इच्छा आहे सांगा हा दिव्य शत्रुविजय वैष्णव शर जो बळ आणि गर्व यांचा स्वशक्तीने नाश करणार आहे तो व्यर्थ जाणार नाही ते श्रेष्ठ अयोध्ये धारण करणाऱ्या रामाला पाहण्याकरता देव आणि ऋषी पितामहाना पुढे करून गोळा झाला तसेच गंधर्व अप्सरा सिद्ध चारण गिन्नर यक्ष गराक्षस, नाग ते अत्यंत अद्भुत दृश्य पाहण्यासाठी तेथे आले धनुर्धरात श्रेष्ठ अशा जामदग्नी रामाला रामाने त्यावेळी जड करून टाकले निर्वी झालेला तो जामदग्ने राम रामाकडे पाहत राहिला रामाच्या तेजाने वीर्य नष्ट झाल्याने ज्यामदन्य जळ तेजहीला तो कमलाच्या पाकळीसारखे नेत्र असलेल्या रामाला मंदपणे बोला जेव्हा पूर्वी मी काश्यपाला पृथ्वी पृथ्वी दिली तेव्हा काश्यपाने मला माझ्या देशात राहू नकोस असे सांगितले त्या गुरुवचनाचे पालन करून मी पृथ्वीवर रात्री तेव्हापासून राहत नाही काश्यपापुढे मी तशी प्रतिज्ञा केली होती म्हणून वीर राघवा ती माझी गती तू मारू नाहीस मी पर्वतोत्तम आहे महिंद्रा महेंद्राकडे वेळ मनोब्याने जाई, पण रामा जे लोक मी तपाच्या योगाने जिंकले आहेत ते या श्रेष्ठ शराने तू मारून टाक वेळ लावू नकोस तू अक्षयी आहेस मधू दैत्याचा वध करणारा देवेश्वर आहेस हे तू ते धनुष्य हाताळू लागताच मी ओळखले हे परंतपा तुझे मंगल असो हे येथे गोळा झालेले सर्व देव तुला आचारकर्म करणारा युद्धात अप्रतिद्वंद्वी ज्याच्याशी लढाई करण्यास कोणी उभा राहत नाही असा म्हणून पाहत आहे तू तु त्रैलोक्यनाथ तुझ्याकडून मी पराभूत केला गेलो असा माझा दुल दुर्लौकिक होऊ नये हा अप्रतिम शर रामा सोड तो तू सोडलास म्हणजे मी महेंद्र पर्वताकडे जाईन प्रतापी ज्यामदग्नी राम असे म्हणाला तेव्हा श्रीमान दाशरथी रामाने तो उत्कृष्ट शर सोडला आपण तपाने प्राप्त केलेले लोक मारले गेलेले पाहून जामदग्ने त्वरेने महेंद्र पर्वताकडे निघाला सर्व दिशा उपदिशा उजळल्या देव आणि ऋषी यांनी आयुध रामाची प्रशंसा केली दाशर्थी रामाची दाम जामदग्नी रामानेही प्रशंसा केली आणि त्याला प्रदक्षिणा करून श्रेष्ठ पुरुष आपल्या उद्दिष्ट स्थानाकडे गेले बालकांडाचा शहात्तरावा सर्ग समाप्त